एकतीसावा अध्याय मधुर रस विचार शरद काळची मोठी सुंदर वेळ आहे रात्रीचे दहा वाजले आहेत शीतल आणि स्निग्ध जोसणेची साडी नेसून पृथ्वीचे रूप अधिकच आकर्षक होत आहे विजयकुमार उज्ज्वल निलमणी वाचत आहेत आणि अधूनमधून गंभीर चिंतन करीत आहेत त्याच वेळी सहसा त्यांची दृष्टी शुभ्र जोसणेवर पडली त्यांचे हृदय एक अवर्णनीय आनंदाने भरून गेले त्यांनी विचार केला की मोठी सुंदर वेळ आहे याच वेळी जाऊन सुंदराचलाचे दर्शन का न करावे असे म्हणता असे म्हणतात की श्री चैतन्य महाप्रभु जेव्हा जेव्हा सुंदराचलाचे दर्शन करीत तेव्हा तेव्हा त्यांना ब्रजधामाची स्फूर्ती होत असे असा विचार करून ते एकटेच सुंदराचलाकडे चालू लागले विजयकुमार शुद्ध मधुर रसाने भजन करण्याची शिकवण घेत होते त्यांना कृष्णाच्या ब्रजलिलांशिवाय दुसरे काहीही आवडत नाही त्यातहीलांतर्गत गोपींसोबत श्रीकृष्णाच्या लिलांच्या चिंतनातच ते सर्वदा मगड राहतात ते बलंगडीस पार करून श्रद्धाबलीकडे जाऊ लागले दोन्हीकडच्या उपवणांना पाहून त्यांना वृंदावनाची स्फूर्ती होऊ लागली ते प्रेमविभोर होऊन म्हणू लागले अ हा माझे किती सौभाग्य आहे मी ब्रि दे परमदुर्चे दर्शन करीत आहे किती सुंदर आहे हे कुंज कुंजसमूह हे पहा कुंजवन अरे हे काय पाहतो आहे मालती पासून निर्मित या माधवी मंडपामध्ये आमचे प्राणेश्वर श्रीकृष्ण गोपींसोबत बसून परिहास करीत आहेत भय आणि संभ्रम सोडून विजयकुमार व्याकुळ होऊन त्वरेने धावू लागले त्यांना सेवा करू लागला थोड्या वेळानंतर त्यांना शुद्ध आली आणि ते इकडे तिकडे चोहीकडे पाहू लागले परंतु आता ते पूर्वदृश्य दिसत नव्हते काही वेळानंतर ते घरी परतले आणि कोणाशीही काहीही न बोलता गुपचूप बिछाण्यावर पडून राहिले ब्रजलिलेची स्फूर्ती झाल्याने विजय मोठे प्रसन्न झाले त्यांनी मनोमन विचार केला की आज रात्री मी ज्या रहस्यास पाहिले आहे त्यास उद्या श्री गुरुदेवांच्या चरणीवर निवेदन करीन परंतु काही वेळानंतरच ही गोष्ट त्यांना आठवली की सौभाग्याने अप्राकृत लिलेचे रहस्य दिसल्यास त्यास दुसऱ्या सांगू नये त्यास दुसऱ्यांना सांगू नये अशा प्रकारे विचार करता करता त्यांना झोप आली दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन काशी मिश्रांच्या घरी पोहचले आणि श्री गुरुदेवास शाष्टांग प्रणाम करून त्यांच्याजवळ बसले श्री गुरुदेवांनी त्यांना स्नेहपूर्वक आलिंगण करून कुशलक्षेम विचारले विजय श्री गुरुदेवांचे दर्शन करून मोठे प्रसन्न झाले आणि काहीसे स्थिर झाल्यावर म्हणाले प्रभो आपल्या असी मनुकंपणे माझे मनुष्य जीवन सार्थक झाले यावेळी मी उज्ज्वल रसा संबंधी काही निगुढ तत्वास जाणू इच्छितो उज्ज्वल आहे पाठ करता करता अशा काही जागा सापडल्या आहेत ज्यांचे तात्पर्य समजू शकलो नाही जर आज्ञा असेल तर जिज्ञासा करीन गोस्वामी विजय तू माझा प्रिय शिष्य आहेस तू जी काही जिज्ञासा करू इच्छितोस मोठ्या आनंदाने कर जेवढे हो अतिशय रहस्य उत्पादक रस म्हटले गेले आहे आणि तसे असू ही कानये जेव्हा शांत दास्य सख्य आणि वात्सल्य या चारही रसांचे गुण मधुर रसात नित्य विद्यमान आहेत आणि या रसांमध्ये जो काही चमत्कारितेचा अभाव आहे तो देखील मधुर रसा सुंदर रूपाने पूर्णपणे प्रतिष्ठित आहे तेव्हा मधुरस सर्वश्रेष्ठ आहे त्यात थोडा देखील संदेह नाही निवृत्ती पथावलंबी व्यक्तींचे हृदय शुष्क निरस असते तेव्हा त्यांच्याकरिता मधुर रस नित्यान नितांत अनुपयोगी असतो दुसरीकडे मधुर रस जडधर्मापेक्षा सर्वथा विलक्षण असल्याने जडप्रवृत्तींच्या व्यक्तींकरिता दुरावास्ति असतो व्रजाचा मधुर रस जेव्हा जडीय शृंगार रसापेक्षा सर्वथा विलक्षण आहे तेव्हा तर तो सहजच साध्य नसतो अशा प्रकारे हा अप्राकृत मधुर रस संसारिक स्त्री पुरुषगत अत्यंत नीच जडरसाप्रमाणेच का दिसून येतो गोस्वामी विजय तू हे जड जगाच्या प्रतिफलन सावली आहे त्यात एक गुढ रहस्य आहे की प्रतिफलित प्रतिती स्वभावत विपरीत धर्मयुक्त असते आदर्श काळेमध्ये जी वस्तू सर्वोत्तम असते प्रतिफलनात तीच वस्तू सर्वाधम असते आदर्श जी निम्नस्थ दिसते तीच प्रतिफलनात उच्चस्त दिसून येते दर्पणात कायचे दिसून येतात त्याच प्रकारे परमवस्तू आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने त्याच शक्तीच्या छायेमध्ये प्रतिफलित होऊन जडीय सत्तेत विपरीत रूपात विसरूत झाली आहे म्हणूनच परमवस्तूचे धर्मसमूहित रूपात प्रतिफलित झाला आहे जडीय रस चिन्मय रसाचे विपरीत प्रतिफलन आहे परमवस्तू मध्ये जे अपूर्व अद्भुत विचित्रगत सुख आहे तोच परम परमवस्तूतील रस आहे तोच रस जडामध्ये प्रतिफलित झाल्यावर जडबुद्ध जडबद्ध जीवांच्या चिंतनाद्वारे एक औपाधिक तत्व कल्पित होते अशा दशेत तो निवृत्त निर्विशेष धर्मालाच परम परमवस्तू मानतो आणि निर्विशेष तत्वात विचित्रतेचा निषेध असल्या समस्त प्रकारच्या विचित्रतांनाच जडधर्म असल्याची कल्पना करतो अशा प्रकारे तो निरूपाधिक सत्ता आणि सत्ताधर्मास जाणू शकत नाही जे लोक युक्तीचा आधार घेतात त्यांची अशीच गती आहे गती होते वास्तविक परमवस्तू रसरूप आहे म्हणून त्यात अद्भुत विचित्रता आहेत जडरसातही त्या विचित्रता प्रतिफलित राहिल्याने जडरसाच्या विचित्रतेचे अवलंबन केल्याने अतिंद्रिय रसाचा अनुभव अनुमान होतो चितवस्तूमध्ये जी रसविचित्रता आहे ती अशा प्रकारे आहे चित जगात शांत धर्मगत शांतरस सर्वात निचस्थित आहे त्यावर दास्य दास्याच्यावर सख्यरस सख्याच्यावर वासल्य रस आणि सर्वात वर मधुरस विराजमान होत असतो जड जगात मधुर रस होऊन सर्वात निचवस्थित होतो त्यावर वासल्य, अवलंबून रसतवाचा विचार करतात ते तसाच सिद्धांत करून मधुर रसास ही न घृणायोग्य समजतात मधुर रसाची स्थिती आणि क्रिया जेव्हा जड जगात प्रतिफलित होते तेव्हा ती प्रतिफलिस्थिती आणि क्रिया अतिशय तुच्छ आणि लज्जास्पद असते पुरुष प्रकृती रूपात जे मिलन होते ते अत्यंत पवित्र आणि तत्वमूलक असते जड जगात जो जडप्रतीय व्यवहार आहे अर्थात स्त्री पुरुषाचा जो जडीय व्यवहार आहे तोच लज्जास्पद आहे चित जगात कृष्णच एकमात्र पुरुष आहेत आणि चितसम चित तत्व समूह या रसात प्रकृती आहेत म्हणूनच कुठलाही धर्मविरोध नाही जड जगात एखादा जीव भोगता बनतो एखादा जीव भोग्य तथा एकमेकास भोगण्याची इच्छा करतो हाच व्यापार मूळ तत्वाच्या विरोधी असल्याने घृणा आणि लज्जेचा विषय होतो आहे एक जीव जीव जीवाचा नाही, सर्व विरुद्ध व्यापार आहे आणि ही वास्तविक मोठीच लज्जेची आणि गृहणीची बाब आहे यात जरा देखील संशय नाही पहा आदर्श प्रतिफलनाच्या विचाराने जडिय श्री पुरुषाचा व्यवहार तथा निर्मळ कृष्णलीला लिला दोहत ही सौसादृश अवंश, अवशन भावी आहे तथापि एक अत्यंत तुच्छ आणि दुसरा नितांत उपाध्येय आहे विजय प्रभू या अपूर्व विचाराचा ऐकून अत्यंत कृथार्थ झालो माझा संशय दूर झाला आता या सिद्धांताने माझा स्वतः सिद्ध विश्वास दृढ झाला मी चितजगातील मधुर रसाची स्थिती समजलो अहा, हा मधुर रस हा शब्द जसा मधुर आहे त्याचा अप्राकृत भावही तसाच परमानंद असा मधुरस असतानाही लोक शांतरसात सुख प्राप्त करतात त्यांच्या समान अभागी आणि कोण असेल मी निघूढ मधुर रसा संबंधी विस्तृत विचारांचे श्रवण करू इच्छितो गोस्वामी बाबा आईक ऐका कृष्णच मधुर रसाचे विषय आहेत आणि त्यांच्या वल्लभागण गोपी या रसाच्या आश्रय आहेत हे दोघेही मिळून या रसाचे आलंबण आहेत विजय मधुर रसाचे विषय कृष्णाचे रूप काय आहे गोस्वामी आहा, मोठाच मधुर प्रश्न आहे नवज सुरम्य मधुर सर्व युक्त बलवान नवयौवनयुक्त सुवक्ता प्रियभाषी बुद्धिमान प्रतिभावान धीर विदग्ध चतुर सुखी कृतज्ञ दक्षिण प्रेमवश्य गंभीर कीर्तीजन मनोहरी मनोहारी नित्य नवीन अतुल्य केली सौंदर्यशाली प्रियतम वंशी वाजवणारे या गुणांनी युक्त पुरुषच कृष्णा आहेत त्यांच्या चरणी सौंदर्य निखिल कंदर्पांच्या गर्वासही चूर्ण विचूर्ण करते त्यांची कटाक्ष पूर्ण चितव सर्वांच्या अप्राकृत परमविचित्र मधुरसाचे एकमात्र नायक आहेत याचा मी संपूर्णपणे अनुभव केलेला आहे आधी भिन्न, भिन्न शास्त्रांचे अध्ययन करून युक्ती आणि तर्कांच्या आधारे कृष्ण रूपाची भावना करूनही त्यात माझा सुदृढ विश्वास नव्हता परंतु आपल्या कृपेने माझ्या हृदयात जेव्हा मी आपल्या भक्तीद्वारे पवित्र झालेल्या हृदयात दिवस रात्र निरंतर कृष्णस्फूर्तीचा अनुभव करीत आहे मी सोडून देऊनही कृष्ण माझ्या हृदयात सोडत नाहीत अहो त्यांची कितीही कृपा आहे आता मी यथायोग्य आहे सर्वथैव अयम हो यथायग्य समझलो हैगवद्रस तत बादाबुज सर्वस्वी भक्तेरवा व्यतित्य व्यतीत भावनावर्तम चमत्कार भारवु। रुधी सत्व सरसो मतह। जे श्री, श्री चरण कमलांनाच आपले सर्व सर्वस्व समजतात ते शुद्ध भक्त जणच या रसाचा अनुभव करू शकतात ज्यांच्या हृदयात भक्तिगंध नाही अर्थात थोडी देखील भक्ती नाही ज्यांचे हृदय जडोदित भावांनी परिपूर्ण आहे तथा स्वभावानेच जे जे आपल्या संस्काराच्या अनुरूप तर्कप्रिय आहेत ते कदा या रसाचा अनुभव करू शकत नाहीत प्रभू मी असा अनुभव घेतला आहे की जेव्हा भा मनुष्याचा भावना मनुष्याच्या भावनापथाची सीमा पार करून एखादा चमत्कार भाव शुद्धसत्वा द्वारे उज्ज्वल झालेल्या हृदयात उदित होतो तेव्हा त्या परमविशुद्ध आणि चमत्कार पूर्ण भावास रस म्हणतात रस जड जगतात नसतो ती चित जगताची वस्तू आहे तो चितकण जीवाच्या सत्तेवर प्रकाशित होतो भक्ती समाधीत हा रस लक्षित होतो शुद्धसत्व आणि मिश्रसत्व मिश्रसत्वाचा भेद ज्यांच्या हृदयात श्री गुरुदेवांच्या कृपेने उदित होतो त्यांना कुठल्याही प्रकारचा संशय होत नाही गोस्वामी अगदी बरोबर बोललास चांगली गोष्ट आहे तुझ्या अनेक संशयास दूर करण्याकरिता प्रश्न करतो तू त्याचे उत्तर दे त्या उत्तरानेच एका परमतत्वाचा अनुभव करशील बोल शुद्ध आणि मिश्रत सत्वात शुद्ध सत्व आणि मिश्रसत्वात काय अंतर आहे श्री गुरुदेवांच्या चरणी दंडवत प्रणाम करून विजय नम्रतापूर्वक म्हणाले प्रभू मी आपल्या कृपेने यथा साध्य करून संशोधन करावे ज्यांचे अस्तित्व लक्षित आहे त्यांना सत्ता म्हटले जाते स्थिती स्थितीसत्ता रूपसत्ता गुणसत्ता आणि सत्ता, सत्ता, सत्ता, सत्ता। युक्त वस्तूच सत्व म्हणता येऊ शकते जे सत्व अनादी आणि अनंत आहे नित्य नवीन रूपात वर्तमान आहे तथा जे भूत आणि भविष्य भूत भूतभविष्यूप खंड काळाद्वारे दूषित होत नाही आणि सर्वदा चमत्कार म्हणले जाते शुद्ध चितशक्तीतून उत्पन्न होणाऱ्या समस्त सत्ता शुद्धसत्व आहेत चित्त शक्तीच्या चा, छायारूप मायेमध्ये काळाचे भूतभविष्य रूप विकार असतात या मायेमध्ये जी सर्व तत्वे दिसून येतात त्या सर्वांचा आधी आहे म्हणूनच त्यांच्यात रस्त्यात अशा आधी आणि अंतयुक्त माईकसत्वास मिश्रसत्व म्हणतात शुद्धजीव देखील शुद्धसत्व आहेत त्यांचे रूप गुण आणि क्रिया सर्व काही शुद्धसत्वमय आहे जेव्हापासून जीव, बद्ध झाला आहे तेव्हापासून मायेचे रजोगुण, आणि तमोगुण हे दोन्ही त्याच्या सत्वात मिश्रित झाले आहेत म्हणूनच बद्धजीवास मिश्रसत्व म्हणतात गोस्वामी बाबा तू तर अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म सिद्धांत सांगितलास आता हे सांग कि जीवाचे हृदय शुद्ध सत्वाद्वारे कशा प्रकारे उज्ज्वल होते विजय जीव जोपर्यंत जड जगात बद्ध आहे तोपर्यंत त्याचे शुद्ध सत्व स्पष्टपणे शुद्ध रूपात उदित होत नाही ज्या परिमाणात जीवाचे शुद्ध सत्व उदित होते त्याच परिमाणात त्याचे स्वस्वरूप सुद्धा उपलब्ध होते हे फळ कुठल्याही ज्ञान वा कर्मसाधनेद्वारे प्राप्त होत नाही शरीराला मळ लागल्यावर त्याला दुसऱ्या कुठल्या मळाद्वारे दूर करता येऊ शकत नाही जड कर्म स्वयंवरील मायेच्या मूळ सत्वासही जाळून राख करून टाकते त्याचद्वारे मळ साफ होण्याचे सुख कसे काय प्राप्त करता येऊ शकते म्हणून गुरु कृष्ण आणि वैष्णवांच्या कृपा मुलक शुद्ध सत्व उदित होते भक्ती उदित झाल्यावर सत्व हृदयास उज्ज्वल करते गोस्वामी बाबा तुझ्या सारखा सारख्या अधिकाऱ्यास उपदेश प्रदान करण्यात सुख वाटते आता तू आणखीन काय जिज्ञास करू इच्छितोस विजय आपण आधी सांगितले की नायक चार प्रकारचे असतात धीरो दत्त धीर आणि धीरोधत या यापैकी कोणते नायक आहेत गोस्वामी कृष्णात उक्त चारही प्रकारचे नायकत्व आहे चार प्रकारच्या नायकांमध्ये परस्पर जे सर्व विरुद्ध भाव दिसून येतात ते सर्व कृष्ण रूप नायकात त्यांच्या अचिंत्य शक्तिमत्ता आणि निखिल रसास एकाच वेळी धारण करण्याच्या शक्तीमुळे वर्तमान आहेत आणि कृष्णाच्या इच्छेनुसार कार्य करतात या चार प्रकारचे नायक धर्मानी युक्त श्रीकृष्ण आणि एक गुढ विचित्रता आहे ही विचित्रता केवळ असाधारण अधिकाऱ्यांकरिताच जाणण्यायोग्य आहे विजय जर आपण माझ्यावर इतकी मोठी कृपा केली आहे तेव्हा कृपा करून या तत्वासही सांगावे असे म्हणता म्हणता विजय डोळे सजल झाले आणि ते गोस्वामींच्या चरणी पडले गोस्वामींनी त्यांना उठून हृदयास लावले आणि स्वयंसुद्धा अश्रुपूर्ण नेत्रांनी गदगदवाणीने म्हणाले बाबा ते रहस्य हे आहे की मधुर रसात कृष्णपती आणि उपपती भेदाने दोन प्रकारचे नायक होतात विजय प्रभू कृष्ण तर आमचे नित्यपती आहेत त्यांना पतीच म्हणायला हवे मग उपपतीचा संबंध का गोस्वामी मोठे गुढरहस्य आहे एक तर चित व्यापारच एक रहस्यमणी आहे मग परकीया मधुर रस तशा मण्यामध्ये कौस्तुकमणींच्या समान आहे विजय मधुर मधुरसाश्रित भक्तजन कृष्णाचे पतिभावाने भजन करतात कृष्णास उपपती मानण्याचे गुढ तात्पर्य काय आहे गोस्वामी परतत्वात निरविशेष भावाचा योग केल्याने कुठलाच रसच कुठला रसच राहत नाही तथा रसो वय वेदवाक्य व्यर्थ होतात सुखाचा अभाव दुसरीकडे सविशेष भाव जितक्या प्रकारचे असतात त्याच मात्रात त्याच मात्रात रसाचा विकासही मानावा लागतो रसाच मुख्यत समजावे निर्विशेष भाव नामक मात्र भाव श्रेष्ठ है शांतर ईश्वर भाव, उन्नत है वास्तल्य ही पेक्षा श्रेष्ठ हैस सर्वश्रेष्ठ है ज्यादा भाव समूह क्रमशः एकमेक्रेष्ठ है त्याच प्रकारे स्वकीयापेक्षा परकीय मधुर रस उत्कृष्ट आहे आत्म आणि पर ही दोन तत्वे आहेत आत्मनिष्ठ धर्म आत्म आत्म रामते त्यात रसाचे वेगळे असे काहीच सहाय्य नसते श्रीकृष्णाचा श्रीकृष्णाचा आत्म रामता धर्म नित्य असूनही त्यांच्यात परारामता धर्म सुद्धा त्याच प्रकारे नित्य आहे विरुद्ध धर्म समूह परम पुरुष कृष्णात एकाच वेळी एकत्रितपणे अवस्थित असतात हा परत स्वाभाविक धर्म आहे कृष्णली आत्मारामता अवस्थित आहे आणि त्याच्या विपरीत केंद्रात परमारामता आपल्या पूर्ण पराकाष्ट विराजमान आहे परारामतेची ही पराकाष्टात परकीय भाव आहे नायक आणि नायिका परस्पर पर असूनही जेव्हा रागाद्वारे ते मिलित होतात तेव्हा जो अद्भुत रस होतो त्यास परकीय रसा सीमा आहे रसास आत्मारामतेकडे खेचल्याने रसाची क्रमशः शुष्कता होते परकीयाकडे त्याला जितके खेचावे तो रस तितकाच प्रफुल्लतेस प्राप्त करत होतो कृष्णच जेथे जे नायक आहेत तेथे परकीय एखादा येथे परकीय भाव नितांत हे म्हणूनच परकीय पुरुष आणि परोढा स्त्रीच्या संभोगास कवींनी अत्यंत तुच्छ मानले आहे श्री रूप गोस्वामींनी म्हटले आहे की साधारण अलंकारशास्त्रात उपपतीत जी हेयता केली आहे, के ती हेव प्राकृत जडनायकासंबंधीच सांगितली गेली आहे ही गोष्ट साक्षात अप्राकृत अवतारी श्रीकृष्णा संबंधी लागू होत नाही विजय कृपया पती आणि उपपतीची वेगवेगळी लक्षणे सांगा गोस्वामी जे कन्येचा हात पकडून विवाह करतात ते पती आहेत विजय उपपती आणि परकीयाची लक्षणे सांगा गोस्वामी तदीय सर्वस्व स्वरूप परकीया रमणी संग्रहाच्या इच्छेने जे रागाद्वारे धर्माचे उल्लंघन करतात ते उपपती आहेत जी श्री या लोक आणि परलोक स्वर्ग आदी लोक यांच्या धर्माची उपेक्षा करून विवाह विधीचे उल्लंघन करून परक्या पुरुषाकडे आत्मसमर्पण करते ती परकीया आहे कन्या आणि प्रौढाच्या भेदाने परकीया दोन प्रकारच्या असतात विजय स्वकियाची लक्षणे काय आहेत गोस्वामी पाणी ग्रहण विधी, विवाहित विधीद्वारे विवाहित पतीच्या आदेशांचे पालन करण्यात तत्पर पतिव्रता श्रीच स्वकिया म्हणतात श्री स्वकिया म्हणतात विजय श्रीकृष्णांकरिता स्वकिया कोण आणि परकीया कोण गोस्वामी द्वारकापुरीच्या विवाहित स्त्रिया स्वकिया आहेत आणि ब्रजवणितांमधील अधिकांश परकीयाच आहेत गोस्वामी मोठीच गुढ गोष्ट आहे तू जाणतोस कि विभूती चार पादांची असते त्यापैकी तीन पाद विभूती चित जगतात आणि एकपाद विभूती जड आहे एकपाद विभूतीमध्ये चौदा भुवनात्मक संपूर्ण माईक जग स्थित आहे माईक जगत आणि चितजगाच्या मध्ये विरजा नदी आहे विरजेच्या या बाजूला माईक जगत आणि त्या बाजूला चितजगत आहे चितजगास चारही बाजूंनी घेरणाऱ्या चार म्हणजे ज्योतिर्मय ब्रम्हधाम आहे त्यास भेदून पुढे गेल्यावर परमव्योम सव्योम्यो सव्योम रूप वैकुंठ दिसू लागते वैकुंठात ऐश्वर प्रबळ असते तेथे नारायण रस आहे तेथे श्री भू आणि नीला शक्ती स्वकीय स्त्रियांच्या रूपात त्यांची सेवा करतात वैकुंठाच्या वर गोलोक आहे वैकुंठात स्वकीया पुरातल्या वनिता यथास्थान सेवेत तत्पर राहतात गोलोकात व्रजाच्या वणिता आपल्या रसामध्ये श्रीकृष्णांची सेवा करतात विजय जर गोलोक कृष्णाचे सर्वोत्तम धाम आहे तर व्रजाचे इतके अद्भुत महात्म्य का सांगितले गेले आहे गोस्वामी व्रज गोकुळ आणि वृंदावन आदी श्री माथुर मा, माथुर मंडळाच्या आत आहेत माथुरमंडळ आणि गोलोक अभेदत्व आहे आहेत एकच सर्वोच्च स्थानी स्थित होऊन गोलोक आणि प्रपंचाच्या आत प्रकाशित झाल्यावर माथुरमंडळ युगपत या दोन स्वरूपांत प्रसिद्ध आहे विजय हे कसे काय संभव आहे ही गोष्ट समजत नाही गोस्वामी कृष्णाच्या अचिंत्य शक्तीद्वारे असे संभव आहे अचिंत्य शक्तीचे विजय समूह विषय समूह चिंतन आणि युक्तीच्या पलीकडले आहेत ज्यास गोलोक म्हणता येते तेच प्रकटलीलेमध्ये प्रपंचाच्या आत मथुराधाम आहे अप्रकट लिलेमध्ये तेच गोलोक आहे गोलोक नित्य जगात नित्य प्रकाशित आहे कृष्णाची चिन्मयी लीला नित्य आहे ज्यांना शुद्ध चिन्मय वस्तू दर्शन करण्याचा अधिकार मिळाला आहे ते लोक गोलोक दर्शन करतात इतकेच नाही तर ते गोकुळातही गोलोकाचे दर्शन करतात परंतु माईक बुद्धीचे जीव गोलोकाचे दर्शन करू शकत नाहीत गोकुळच गोलोक आहे तरीही जडबुद्धीचे जीव गोकुळात प्रापंचिक विश्वाचे दर्शन करतात अर्थात गोकुळास संसारिक स्थळाच्या रूपात पाहतात विजय गोलोक दर्शनाचा अधिकार काय आहे गोस्वामी श्री शुकदेव गोस्वामींनी म्हटले आहे सचिन्य भगवान महाकारुणिको विभु दर्शयामास स्वयं लोकं गोपानाम तमसह गोपानामतमस्यम ज्ञान मद्रज्योती यद सनातनं यद् पश्य मुनयो बाबा कृष्णाच्या कृपेशिवाय गोलोकाचे दर्शन होत नाही गोलोकाचे दर्शन करविले होते ते गोलोक प्रकृतीच्याही पलीकडील विशेष परमधाम आहे त्या लोकाच्या विचित्रता नित्य सत्य स्वरूप आहेत अनंत चिदविलास आहेत चिन्मय ज्योती ब्रम्ह सनातन रूपात तेथे प्रभेच्या रूपात वर्तमान असते जडातून निवृत्त झालेले भक्त जडि झाल्या मुक्त पुरुष गोलोकाचे दर्शन करू शकतात का गोस्वामी करोडो मुक्त पुरुषांपैकी एखादा विराळाच भगवत भक्त असतो अष्टांग योग आणि ब्रह्मज्ञानाची साधना करून मुक्त होणारे जीव ब्रम्हधामातच आत्मविस्मृती आत्मविस भोग करतात अर्थात जसे सुक्ष्मृती सुक्षृती अवस्थेत मनुष्य अनुभवशक्ती शक्ती आणि शक्ती आदीने रहित होऊन निष्ट पडून राहतो त्याचप्रकारे ब्रम्हधामास प्राप्त जीव आत्मविस्मृती विस्मृत होऊन जडपिंटाप्रमाणे पडून राहतात यांची तर गोष्ट सोडाच पण ऐश्वर पर भक्त देखील गोलोकास पाहू शकत नाहीत ऐश्वर भावयुक्त भक्त वैकुंठात आपल्या भावना अनुरूप ऐश्वर मूर्तीची सेवा करतात जे ब्रजरसाद्वारे कृष्णाचे भजन करतात त्यापैकी ज्यांच्यावर कृपा करून कृष्ण अशेष मायाबंधनातून मुक्त करतात ते महाभाग जीव महाभाग जीव गोलोकाचे दर्शन करू शकतात विजय चांगली गोष्ट आहे जर अशा प्रकारे मुक्तभक्तांविषयी मुक्तभक्तांशिवाय दुसरे कोणीही गोलोकास पाहू शकत नाहीत तर श्री ब्रह्मसिंता हरिवंश आदी शास्त्रात गोलोकाचे वर्णन का केले गेले आहे जर ब्रजभजनानेच कृष्णाची कृपा होते तर गोलोकाचा उल्लेख करण्याचे प्रयोजनच काय होते गोस्वामी ज्या ब्रजरसाच्या रसिक भक्तास कृष्ण या प्रपंचातून उठून गोलोकी घेऊन जातात ते गोलोकासूर्णपणे पाहू शकतात मग विशुद्ध ब्रजभक्तजन सुद्धा थोडे थोडे गोलोक दर्शन करतात भक्त दोन प्रकारचे असतात साधक आणि गोलोकदर्शनाचा अधिकार नाही सिद्ध भक्त दोन प्रकारचे असतात अर्थात वस्तुसिद्ध भक्त आणि स्वरूप भक्त जे कृष्णाच्या कृपेने साक्षात गोलोकात आणले गेलेले आहेत ते वस्तुसिद्ध भक्त आहेत जे गोलोकाचे स्वरूप तर पाहत आहेत परंतु स्वयं अजूनही प्रपंचात अवस्थित आहेत साक्षात गोलोकात उपस्थित नाहीत कृष्णाच्या कृपेने त्यांचे क्रमशः उघडत आहेत म्हणून त्यांचे अधिकार अनेक प्रकारचे आहेत काही थोडेच पाहू शकतात तर काही थोडे अधिक पाहू शकतात आणि काही काही आणखीनच अधिक पाहतात ज्यांच्या ज्यांच्या कृष्णाची जितकी अधिक कृपा होते ते तितकेच अधिक मात्रेत गौलकाचे दर्शन करतात जेथपर्यंत आहे तेथपर्यंत दर्शन होते ते काही काहीसेवाने उदित होते साधना अवस्थेत पार साधना अवस्थेस पार करून भावावस्थेमध्ये पोहोचल्यावर काही काही शुद्ध रूपात दर्शन होते आणि प्रेमावस्थेत पोहोचल्यावर तर प्रचूर परिमाणात दर्शन होऊ लागते विजय प्रभू गोलोक आणि ब्रजात कोण कोणत्या विषयात भेद आहे गोस्वामी ब्रजात जे काही पाहतो ते सर्व काही गोलोकात आहे दर्शकांच्या निष्ठेच्या भेदाने त्या त्या विषयात काही काही भिन्न दर्शन होते वास्तविक गोलोक आणि वृंदावनात भेद नाही दर्शकांच्या दृष्टीभेदाने दृश्याचा दृष्टी भेद आणि दृश्याचा भेद असतो अत्यंत तोगुणी व्यक्ती ब्रजामध्ये सर्व काही जडमय पाहतो रजगुणी व्यक्ती आधीपेक्षा काही शुभ दर्शन करतात आणि सत्वानुगमी व्यक्ती आपल्या दृष्टी शक्तीच्या अधिकारानुसार अर्थात जितक्या दूरपर्यंत दृष्टी आहे तितक्या दूरपर्यंत शुद्धसत्वाचे दर्शन करतात प्रत्येक मनुष्याचा अधिकार पृथक आहे म्हणूनच त्याला होणारे दर्शन देखील वेगवेगळे असते विजय प्रभो काही काही अनुभव तर होतो आहे परंतु एक उदाहरण देऊन या विषयास आणखी स्पष्ट करण्याची कृपा करावी यद्यपि जड जगताचे विषय चित जगताच्या विषयांकरिता संपूर्ण उदाहरण म्हणून बसत नाहीत तरीही एक संकेत मिळाल्यावरही सर्व देशीय अनुभूती उदित होते गोस्वामी मोठी कठीण समस्या आहे आपल्या रहस्य अनुभूतीस इतरांसमोर प्रकट करण्यास निषेध आहे तुला देखील कृष्ण कृपेने एखादी रहस्य अनुभूती झाल्यावर तिला सदैव गोपनीय ठेव याविषयी आपल्या पूर्वाचार्यांनी जितकी तथ्य प्रकाशित केली आहेत मी सुद्धा तुम्हाला तेथपर्यंतच सांगेन त्यापेक्षा अधिक जे काही आहे ते तुम्ही भगवंताच्या कृपेने स्वतःच पाहू शकाल गोलोकात शुद्ध चित्त ही ही। चित चित्र प्रतिती आहे तेथे जडप्रिती नावाची कुठलीही गोष्ट नाही केले आहे त्यापैकी अनेक स्थळी अभिमान नावाची एक सत्ता आहे गोलोकात कृष्ण अणादी आणि जन्मरहित आहेत तथापि तेथे नंद आणि यशवतारूपलीला सहायक तत्व समूह पितृत्व अभिमानाद्वारे मूर्तीमान करीत आहेत शृंगार भावात शुद्ध स्वकियत्व असल्यावरही परकीयाभिमान आणि औपपत्य अभिमान नित्य वर्तमान आहेत पहा व्रजात ते सर्व अभिमान प्रत्य इत स्थूल रूपात दिसून येतात यशोदा यशोदेचे प्रसवणे कृष्णाचे सुतिकागृह अभिमन्यू गोवर्धन सोबत नित्यसिद्धा गोपींचा विवाहूलक परकीय अभिमान हे सर्व काही अत्यंत स्थूल रूपात दिसून येते हे सर्व काही योगमायेद्वारे संपादित झाले आहे तथा अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म मूलतत्वाने संयोजित आहे यात थोडे देखील असत्य नाही आणि गोलोकाच्या सर्व आहे केवळ द्रष्ट्याच्या पाहणाऱ्या दर्शन भेद मात्र आहे विजय मग काय अष्टकालीन लिलांमध्ये यथायोग्य शोधन करून विषयांची भावना करावयास हवी गोस्वामी नाही तसे नाही ज्या ज्या रूपात व्रजलिलेचे दर्शन होते ते त्याच रूपात अष्टकालीन लिलेचे स्मरण करतील भजनाच्या बळाने साधकाच्या हृदयात कृष्णकृपेद्वारे आपोआप लीला स्फुरीत होते आपल्या प्रयत्नांनी लिलेच्या भावांमध्ये संशोधन करण्याची आवश्यकता नाही विजय या दृशी भावना यस्त्य या न्यायानुसार साधन काळात ध्यान होते त्याच्या अनुरूप सिद्धी आहेत म्हणूनच संशोधित निर्मळ होते। गोस्वामी तू बरोबर बोलतो आहेस ब्रजामध्ये ज्या सर्व प्रतीती आहेत त्या सर्व शुद्ध तत्व मुलक आहेत त्यापैकी एकही शुद्ध तत्वाच्या विपरीत नाही जर त्या विपरीत असत्या तर दोष झाला असता साधन शुद्ध असल्याने सिद्धी होते साधन ध्यान जितकी शोधित असते तितकीच शीघ्र स्थिती प्राप्त होते साधन कार्य ज्यामुळे सुंदर रीतीने संपन्न होऊ शकेल त्या करिता प्रयत्न करावेत परंतु शोधन करणे तुमच्या शक्तीच्या पलीकडील गोष्ट आहे अचिंत्य शक्तीमुळे कृष्णच तसे करू शकतात स्वयं तसे करण्याची कृती केल्याने तुम्ही ज्ञानरूपी काटेदार धुरपांमध्ये अडकून जाल आणि जर कृष्ण कृपा करतील तर तसे वाईट फळ मिळणार नाही विजय आज मी धन्य झालो आणखी एक गोष्ट विचारू इच्छितो पुरातल्या स्त्रियांचे आश्रय वैकुंठ आहे अथ अथवा गोलोकात ही त्यांना आश्रय आहे गोस्वामी चित्त जगाच्या वैकुंठात अशेष आनंदाची प्राप्ती होते वैकुंठापेक्षा उन्नत आणखीन दुसरी प्राप्ती नाही तेथेच द्वारका आदी पुरी आहेत पुरवणांची सेवा करतात ब्रजरमणी गोलोका ज्या ज्या लिला आहेत गोलोकात त्या सर्व प्रकारच्या लिला आहेत गोलोकाअंतर्गत माथुरपूर लिलेमध्ये रुक्मिणीची स्वकीय रसामध्ये स्थिती आहे असा उल्लेख गोपाल तापण इथे तापणीत आहे विजय प्रभू मी व्रजामध्ये ज्या प्रकारचा व्यापार पाहतो आहे गो ठीक तशाच प्रकारचे सर्व काही आहे का गोस्वामी अशाच प्रकार, प्रकारे आहे परंतु केवळ मायाप्रत्य मायाप्रत्यित अंश नाही तसे नसल्याने सुद्धा त्या प्रत्यय यांचे एक चिन्मय विशुद्ध मूळ आहे मी ते सांगू शकत नाही तू ते भजन बळाने जाणू जाणू शकशील विजय प्रपंच जगत संपूर्ण रूपाने महाप्रलयात होऊन जाते म्हणूनच ब्रजली आहे गोस्वामी ब्रजलीला दोनही प्रकारांनी नित्य आहे सांप्रत प्रतिती अनंत ब्रह्मांडात चक्राप्रमाणे फिरत वर्तमान आहे एखाद्या ब्रह्मांडात जी लिला आत आता होते आहे तीच दुसऱ्या दुसऱ्या क्षणी दुसऱ्या ब्रह्मांडात पोहोचते अशा प्रकारे ही लिला प्रथम ब्रह्मांडात अप्रकटली आहे परंतु तीच दुसऱ्या ब्रह्मांडात प्रकटली वर्तमान आहे अशा प्रकारे समस्त प्रकारच्या प्रकटलीलांची नित्यता आहे अप्रकट अवस्थेतही समस्त लिला नित्यवर्तमान आहेत विजय जर सर्व ब्रह्मांडात प्रकटलीला होतात तर प्रत्येक ब्रह्मांडात एक एक व्रजधाम आहे काय गोस्वामी हो आहे गोलोकात स्वप्रकाश वस्तू आहे गोलोक स्वप्रकाश वस्तू आहे तो प्रत्येक ब्रह्मांडात लिलाधाम वर्तमान आहे पुनः पुन सर्व भक्तांच्या हृदयातही गोलोक प्रकटित आहे विजय ज्या ब्रह्मांडात ली अप्रकट आहे तेथे माथुर का प्रकटीत राहते गोस्वामी तेथे तिथल्या भक्तांप्रती कृपा करीत धाम वर्तमान त्या येथपर्यंत संवाद झाला विजय कुमार अष्टकालीय सेवेची चिंता करीत करीत वासस्थानी निवासस्थानी परतले एकतीसावा अध्याय समाप्त